वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग पंचाहतरा स्वतःच्या शबरी स्वर्गाला गेल्यानंतर त्या महात्म्यांचा प्रभाव विचारात घेऊन धर्मात राम आपल्या हित एकनिष्ठ लक्ष्मणाला म्हणाला सौम्या शुद्ध चित्त असलेल्या ऋषीचा हा आश्रम मी पाहिला हा अत्यंत आश्चर्य वाटण्याजोगा आहे ये येथे हरिण आणि वाघ हे भय सोडून राहत अनेक प्रकारचे पक्षी येथे आहेत लक्ष्मणा सब सप्त सागरांच्या त्यांनी आणलेल्या तीर्थात विजीनुसार स्नान झाले पितरांचेही तर्पण केले त्या योगे जे काही आपले ते नष्ट होऊन कल्याणाचा ताप आपल्या पुढे उभे आहे त्यामुळे लक्ष्मणा यावेळी माझे मन कसे हर्षोत्पूर्ल झालेले नरव्याघ्रा माझ्या हृदयात शुभाचा उदय होत तेव्हा चल सुंदर दिसणाऱ्या पंपेकडे आपण जाऊया तेथून ऋषीमुख गिरी फारसा दूर दिसत नाही आणि तेथे सूर्य पुत्र धर्मात्मा सुग्रीव राहतो तो सदोदित वालीच्या भयाने त्रस्त असल्यामुळे चार वानरांसह असतो त्या वानरश्रेष्ठ सुग्रीवाला भेटण्यासाठी मी त्वरेने जावे म्हणतो सीतेचा शोध करणे हे माझे कार्य त्याच्यावरच अवलंबून आहे असे तो वीर म्हणाला तेव्हा लक्ष्मण त्याला म्हणाला आपण तिकडे त्वरित जाऊया माझेही मन घाई करीत आहे त्या आश्रमातून बाहेर पडून तो भूपती लक्ष्मणासह पंपेपाशी आला ते पुष्पांनी भरलेले सर्वत्र पुष्कळ वृक्ष आणि अर्जुन सादड्यावर बसलेल्या लहानसर बगड्यांच्या आणि मोठमोठ्या हो वेळू वृक्षावर बसलेल्या पोपटांसारख्या आणि अशाच इतर पक्षांच्या आवाजाने निनादित झालेले मोठे अरण्य होते तिथले नाना प्रकारचे वृक्ष व सरोवरे पाहून सीतेविषयीच्या व्याकुळ झालेला राम मोठ्या सरोवराकडे गेला दुरून महातेनाला त्या प्रवाहाच्या जवळ पोहचून मतंग सरोवर घेरले आणि तो कमळाने पूर्णपणे झाकून गेलेल्या त्या रम्य पुष्कणी शिरला ती पुष्किरणी तिळवा अशोक नाग केशर बकुल भोकर अशा वृक्षांनी सजली होती तिच्या गाठी रम्य उपवने दाटलेली होती खळखळणाऱ्या पाण्याने तिला रम्यतासारखे होते मऊ मऊ वाळू तिच्यात मासे आणि कासव यांची गर्दी झाली होती तीरावरच्या वृक्षाने तिची शोभा वाढली होती लताने वेढल्यामुळे ती सखींच्या घोळक्यात असल्यासारखी दिसत होती किन्नर सर्प गंधर्व यक्ष राक्षस तिचा उपभोग घेत होते नाना नानाजबजलेली होती थंड पाण्याचा त्यामुळे लाल कुमुद पुष्पांच्या थब्यामुळे शुभ्र नील फुल्या फुल्यामुळे निळी अशी ती हत्तीवरच्या बहुरंगी झुलीसारखी दिसत होती तिच्यात अरविंद उत्पर पद्म आणि संगंधी अशी कमळे भरलेली होती मोहर आलेले आम्रवृक्षांच्या राया होत्या आणि मोरांच्या केकांचा नाद सर्वत्र घुमत होता अशी ती पंपा पाहून लक्ष्मणासह असलेला तेजस्वी राम विलाप करू लागला ही पंपा तिळवा बिजपूर, वट धावडा फुललेल्या कन्हेरी फुले आलेले जायफळ वृक्ष चमेले आणि कुंद यांची झोडपे शिरस कडुदिंब अशोक सप्तवर्ण सप्तपर्ण केवडा टेंभुर्णे या आणि अनेक प्रकारच्या वृक्षांनी सुंदर स्त्रीप्रमाणे शोभत आहे हिच्या तीरावर पूर्वी उल्लेखलेला अनेक धातूंनी शोभणारा पर्वत ऋषमुख म्हणून प्रसिद्ध असलेला आणि फुललेल्या वृक्षाने रंगीबेरंगी दिसणाराच आहे ऋषरजस नावाचा जो वानर त्या महात्म्याचा पुत्र महावीरशाली सुग्रीव म्हणून प्रख्यात असलेला तिथे राहतो नरश्रेष्ठा त्या वानरराज सुग्रीवाकडे तुझा राम आणि पुन्हा बोलला माझ्या वाचून सीता जगणे असे लक्ष्मणाला म्हणून तो प्रेम विवळ हो राम एका सीतेचाच विचार मनात ठेवून कमळाने भरलेल्या पुष्किणीमुळे मनोरम वाटणार त्या पंपा प्रदेशात आपल्या पराकाष्टेचा शोक शब्दाने प्रकट करशील हळूहळू जात त्याने तेवन पाहिले झाडीमुळे सुंदर दिसणाऱ्या आणि नाना प्रकारच्या पक्ष्यांच्या समूहाने गजबजलेल्या पंपेच्या प्रदेशात रामाने लक्ष्मणासह प्रवेश केला पंचाहत्तराव सर्ग समाप्त अरण्यकांड समाप्त